अध्याय अठ्ठेचाळीसावा भगवंतांचे कुबजा आणि अक्रूराच्या घरी जाणे श्री शुक सर्वांचे आत्मा आणि सर्वसाक्षी भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटण्यासाठी व्यापुल झालेल्या कुबजेला सुखी करण्यासाठी तिच्या घरी गेले बहुमोल सामग्रीनं कुबजेचं सा घर भरलेलं होतं शृंगाराला उपयोगी अशी पुष्कळ सामग्री तिथे ठेवलेली थे होती ठिकठिकाणी थीक मोत्यांच्या झालरी आणि पताका लावलेल्या होत्या चालवे लावलेले होते शय्या अंथरलेल्या होत्या आणि बसण्यासाठी आसने ठेवलेली होती धुपाचा सुगंध दरवळत होता दिवे प्रकाशत होते फुलांचे हार आणि सुगंधी द्रव्य ठेवलेली होती भगवंत आपल्या घरी आलेले पाहून खूप जगबगिनं आपल्या आसनावरून उठून उभी राहिली आणि आपल्या सख्यांच्या सह पुढे होऊन तिनं भगवंतांना उत्तम आसन वगैरे देऊन त्यांची पूजा केली त्याचप्रमाणे उद्धवाची सुद्धा तिनं योग्य पद्धतीनं पूजा केली परंतु सन्मानासाठी तिनं दिलेल्या आसनाला केवळ स्पर्श करून जमिनीवरच बसला श्रीकृष्णही लोकरीतीचे अनुकरण करीत लगेच तिच्या बहुमूल्य शय्येवर जाऊन बसले तेव्हा कुब्जेने स्नान करून उठणे रेशमी वस्त्र अलंकार पुष्पहार गंध विडा सुधासव इत्यादींनी स्वतःला खूप सजविले आणि लज्जायुक्त स्मितहा्य आणि हावभाव करीत विलासपूर्ण नजरेने पाहत पाहात ती भगवंतांच्याकडे आली मिलनाची पहिलीच वेळ असल्याने कुपजा संकोचाने थोडीशी थबकली तेव्हा श्रीकृष्णांनी तिला ते आपल्या जवळ बोलावले आणि कंकणांनी सुशोभित असा तिचा हात धरून तिला पलंगावर बसवून घेऊन ते तिच्याशी रमवा या जन्मामध्ये कुपजेने भगवंताना फक्त सुगंधी उत्न अर्पण केलेलं होतं त्या एका शुभकर्माचे हे फळ होते भगवान श्रीकृष्णांचे चरण कुपजेने आपले कामसंतप्त हृदय वक्षस्थळ आणि डोळ्यांवर ठेवून घेऊन त्यांचा दिव्य सुगंध ती घेऊ लागली अशा प्रकारे तिने आपली सर्व व्यथा नाहीशी करून घेतली आनंद मूर्ती प्रियतम श्यामसुंदरांना देऊन कुपजेने प्रदीर्घ काळापासून विरहताप शांत केला कुपजेने फक्त सुगंधी उठणे दिलेले होते तेवढ्यानेच तिला मोक्ष देण्यास समर्थ आणि मिळण्यास कठीण अशा भगवंतांची प्राप्ती झाली परंतु त्या अभागिनीने हेच मागितले हे प्रियतमा आपण काही दिवस इथेच राहून माझ्या बरोबर रमावे कारण हे कमल नैना माझ्याने आपली संगत सोडवत नाही सर्वेश्वर श्रीकृष्णांनी तिच्या म्हणण्याला मान देऊन वस्त्रालंकारांनी तिची संभावना केली आणि तिला इच्छिलेला वर देऊन उद्धवाबरोबर ते आपल्या संपन्न घरी परतले आराधना करण्यासही अत्यंत कठीण अशा सर्व देवाधिदेव विष्णूंना प्रसन्न करून घेऊन जो कोणी त्यांना तुच्छ विषय सुख मागतो तो निश्चितच मूर्ख होय त्यानंतर भगवान श्रीकृष्ण बलराम आणि उद्धवासह अक्रूराची मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसेच त्याच्याकडून काही काम करून घेण्यासाठी त्याच्या घडी गेले आपले बांधव ते पुरुषोत्तम येत असल्याचे लांबूनच अक्रूराने पाहिले आणि तातडीने उठून तो त्यांना सामोरा गेला आणि आनंदाने त्यांचे स्वागत करून त्याने त्यांना आलिंगन दिले अक्रूराने रामकृष्णांना नमस्कार केला तसाच त्या तिघांनीही अक्रूराला नमस्कार केला सर्वजण आसनावर बसल्यावर अक्रूराने त्यांची विधिवत पूजा केली परिक्षिता प्रथम त्याने भगवंतांचे चरणोदक मस्तकी धारण केले नंतर दिव्यवस्त्रे गंध माळा मौल्यवान अलंकार इत्यादी पूजा सामग्रीने त्यांचे पूजन केले मस्तक लवून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे चरण आपल्या मांडीवर घेऊन तो ते चेपू लागला तो रामकृष्णांना म्हणाला तुम्ही कंसाला त्याच्या अनुयायांच्या सह मारले हे छान झाले त्याला मारून आपण दोघांनी यदुवंशाला मोठ्या संकटातून वाचविले आणि तो वंश समृद्ध केला आपण दोघे जगाचे कारण आणि जगत स्वरूप आदी पुरुष आहात आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू कारण नाही की कार्य ही नाही हे परमात्मन आपणच निर्माण केलेल्या या विश्वात आपल्या सह आपण प्रवेश केला म्हणूनच ज्या ज्या वस्तू पाहिले आणि ऐकल्या जातात त्यांच्या रूपाने आपलाच प्रत्यय येत असतो जसे पृथ्वी इत्यादी पंचमहाभूतांपासून जी स्थावर जंगम शरीरे बनतात त्यात तीच महाभूते वेगवेगळ्या रूपांमध्ये अनुभवाला येतात त्याचप्रमाणे आपणही आपल्या या कार्यरूप विश्वामध्ये स्वच्छेने अनेक रुपांमध्ये प्रचित होता प्रभु, आपण आपल्या रजोगुण सत्वगुण आणि तमोगुणयुक्त शक्तींनी विश्वाची उत्पत्ती पालन आणि संहार करता परंतु आपण त्या गुणांनी किंवा त्यांच्याद्वारा होणाऱ्या कर्मांनी बंधनात पडत नाही कारण आपण शुद्ध ज्ञानस्वरूप आहात तर मग आपल्याला बंधनांचे कारण कोणते असावात प्रभू तूल देह सूक्ष्म देह इत्यादी उपाधी आत्म्याला नसल्यामुळे त्याला जन्ममृत्यू नाही कि त्याच्या दुसरा कोणता पदार्थ नाही म्हणूनच आत्मस्वरूप आपल्याला बंधन किंवा मोक्ष नाही तरीही आत्म्याविषयी बंध मोठी जी कल्पना असते ती केवळ आपल्या अविवेकामुळेच आपण जगाच्या कल्याणासाठी हा सनातन वेदमार्ग प्रकट केला आहे या मार्गाची जेव्हा जेव्हा नास्तिक वृत्तीच्या दृष्टांकडून पायमल्य होते तेव्हा तेव्हा आपण शुद्ध सत्वमय शरीर धारण करता प्रभू तेच आपण यावेळी आपले अंश श्री बलराम यांचे सह पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी येथे वसुदेवांच्या घरी अवतीर्ण झाला आहात असुरांच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या नामधारी राजांच्या शेकडो औषणी आपण संहार कराल आणि यदुवंशाच्या यशाचा विस्तार कराल हे परमात्मन सर्वदेव, पितर भूतगण मनुष्य आणि वेद हे पाच यज्ञ या आपल्या मूर्ती आहेत आपले चरण तीर्थाशी गंगा तिन्ही लोकांना पवित्र करते आपण जगदगुरु आहात तेच आपण आज आमच्या घरी आला आहात आज आमचे घर धन्य धन्य झाले त्याच्या भाग्याला सीमा चरली नाही प्रभू आपण भक्तप्रिय सत्यवक्ते आकारण हितचिंतक आणि कृतज्ञ आहात आपण आपले भजन करणाऱ्या भक्तांच्या सर्व अभिलाषा पूर्ण करता एवढेच काय पण स्वतःलाही देऊन टाकता तरीही आपल्यामध्ये कमी जास्तपणा उत्पन्न होत नाही अशा तुम्हाला सोडून कोणता बुद्धिमान मनुष्य दुसऱ्या कोणाला शरण जाईल हे प्रभू मोठमोठे योगी आणि देवराज सुद्धा ज्यांचे स्वरूप जाणू शकत नाहीत त्या आपले आम्हाला साक्षात दर्शन झाले ही केवढी भाग्याची गोष्ट आहे प्रभू आम्ही स्त्री पुत्र धन स्वजन घर देह इत्यादी रूप मोहांच्या दोरीने बांधलो गेलेलो आहोत हा आपल्याच मायचा खेळ आहे कृपा करून आपण आमचे हे बंधन लगेच तोडून टाका श्री शुक म्हणतात परीक्षिता भक्त अक्रुराने अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची पूजा आणि स्तुती केली तेव्हा श्रीकृष्णाने स्मितहास्य करून त्यांना जणू मोहित करीत आपल्या मधुरवाणीने म्हटले काका आपण आमचे हितोपदेशक चुलते आणि आदरणीय बांधव आहात आम्ही आपल्या मुलासारखे आहोत आपणच आमचे रक्षण पालन करून आमच्यावर कृपा करायची जे आपले कल्याण इच्छितात त्यांनी आपल्यासारख्या परमपूजनीय आणि महाभाग्यवान संतांची नेहमी सेवा केली पाहिजे संत देवतांपेक्षाही श्रेष्ठ होत कारण देवता स्वार्थी असतात संतांच्या ठिकाणी स्वार्थ नसतो फक्त पाणी म्हणजे तीर्थ फक्त माती आणि पाषाण यांनी बनवलेल्या मूर्तीच देवता नव्हे कारण तीर्थे आणि देव कालांतराने पवित्र करतात परंतु संत मात्र दर्शन होताच पवित्र करतात आपण आमच्या हितचिंतकांमध्ये श्रेष्ठ आहात म्हणून आपण पांडवांचे हित करण्यासाठी तसेच त्यांची खुशाली जाणून घेण्यासाठी हसिनापुराला जावे आम्ही ऐकले आहे की पांडूच्या मृत्यूनंतर माता कुंतीसह युधिष्ठीरित्यादी पांडव अत्यंत दुःखी झाले होते धृतराष्ट्राने आता त्यांना राजधानीत आणून ते तिथेच राहतात धृतराष्ट्र एकतर अंधा आहे आणि मनाने कणखर नाही दुष्ट पुत्रांच्या आधीन झाल्या कारणाने तो भावाच्या मुलांशी आपल्या पुत्रांसारखा व्यवहार खात्रीने करत नसणार म्हणून आपण तिथे जावे आणि त्यांची स्थिती चांगली आहे की वाईट हे जाणून घ्यावे ते समजतात त्या आपताना सुख कसे मिळेल आपण पाहूया भगवान श्रीकृष्ण अक्र आला असे सांगून बलराम आणि उद्धवांसह आपल्या घरी परतले अध्याय अठ्ठेचाळीसावा समाप्त